तो एका असं वाटलं गुण जुळतात आता हल्ली कोणी पत्रिका बघतच नाही बर का लग्न करायचं म्हणजे पत्रिका कोणी बघतच नाही त्याच कारण आता लहेर या नावाचा लोकरोग झाल्यामुळं पत्रिका बघण्याचा बघायला असं पडत नाही काय लवेरिया नावाचा रोग झाल्यामुळं औषध नाही मलेरिया व्हायचा तर त्याच्यावर औषध झाला तर त्याच्यावर औषध उपचार आहे पण लवेरिया काही वा औषध नलगे मजला का तर औषध लागत नाही काही समजा तुम्ही तर त्या कोणत्याही दृष्टीने बघा हा विकार निर्माण झालेला आहे हल्ली तेव्हा पूर्वीच्या पद्धतीने तो विवाह होण्याच्या दृष्टीने पुष्कळ स्थळ बघितली आणि एक स्थळ त्याला पटलं मुलगी द्यायची ठरली हल्ली मेडिकल म्हणतात ते मेडिकल एक्झामिनेशन असा मना फार तर त्या परीक्षेमध्ये राहिला असताना दिसून आलं की त्याला टी झालेला आहे पण तो दुसऱ्या पायरीमध्ये आहे बाकी सगळं ठीक नाकाने नीत श्रीमंत वय उंची काय जेवढं तुम्हाला बघायचं गुण पत्रिका सगळ्या पाहिल्याच्या बरोबर होतात पण ही गोष्ट सगळं ठरल्यानंतर त्याला सांगत त्याला दुसऱ्या वर्गामध्ये आहे आणि तो क्षयाने युक्त आहे जेव्हा हे समजलं वैद्याच्याकडून त्यावेळेस तो पिता कपाळाला हात लावून बसला होता त्याचा एक मित्र त्याला भेटायला आला तुम्हाला काय नाही तुझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं काय काही तयारी दिसत नाही काही नाही तो असा भिरमसलेला का दिसतोस काय झालं तरी काय तुला काय असं तुला सांगायचं म्हणा होतं ते सगळं ठीक आहे चिंता लागली म्हणा त्याला विचारलं चिंतेच कारण काय चिंतेच कारण म्हणलं असं आहे मी सगळ्या गोष्टीचा विचार केला जेव्हा त्याच्या शरीराच्या दृष्टीने विचार केला तेव्हा मला असं दिसून आलं वैद्याने असं मला सांगितलंय स्वच्छ कि त्याला खाग आहे आणि तो दुसऱ्या पायरीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे त्यामुळे मी आता अस विचार करतोय की लग्न तर ठरलं पण मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी जेव्हा सासरी निघेल तेव्हा ती सासरी जाताला निघाल्यानंतर तिला मी आंधण म्हणून भांडी वगैरे सगळं देणार ते तर ठीकच आहे पण जाताना सरते शेवटी मी कुंकवाचा करंडा देऊ का गोपीचंदनाचा खडा देऊ याचा विचार करतोय म्हणून आता बाकी काही गोष्ट संपली कुंकुवाचा <S -cado> <sociedad> करंडा द्यायचा म्हणजे तिचं सौभाग्य हो तिथं कायम आहे असं समजून द्यायच गोपीचंदनाचा खडा द्यायचा म्हणजे आणि ते तो समजून द्यायच आणि माणूस विठ्ठल सुभासिनी समजायचं तिला मग ती विठ्ठल सुभासिनी होईल म्हणून तिला आता हे खडा देऊ गोपीचंदनाचा <C> <Perry> किंवा करंडा देऊ याचा म्हणला मी विचार करतो याचा अर्थ एवढाच आहे अनित्य घेण्याकडे माणसाची प्रवृत्ती नाही नित्यतेकडे प्रवृत्ती आहे म्हणून त्या अनित्य अमृतालाही या नित्य अमृताला तो पाहून तोंडाला पाणी सुटेल हा एक अर्थ तुम्ही सांगितल्याप्रमाणे आत्मस्थिती सांडवी नाही असे त्याचा अर्थीने अर्थ चिंतनीय याच्यात अनर्थ होण्यासारखं कुठे नाही महाराजांना एवढंच सांगायचं की हे अमृत नित्य स्वरूप आहे त्यामुळे तुलना त्याच्याशी करून सांगा अगर याच्याशी करून सांगा दोन्ही म्हणण्याचा अर्थ तोच आहे जसं मी आपल्याला दादांच्या विषयी सांगितलं हो ते पण असित्य प्राप्त आहे त्याला जरी बाजूला सार होणार आहे महाराज रूप ब्रम्हस्थितीचा लाभ आहे आणि त्या ब्रह्मस्थितीमध्ये देह तादात्म्य रहित होणाऱ्या व्यवहारामध्ये जेवणमुक्तीच्या विलक्षण सुखाचा लाभ होतो म्हणजे तिथे सुख व्यवहार घडतो म्हणून संत संगती मागायची दुसरं मागण्याचं काही कारण मन हे सदा राहिलं पाहिजे हा त्या म्हणण्याचा अर्थ आहे दादांची एक गोष्ट मी आपल्याला मागे सांगितली ती निराळ्या करण्याकरता सांगितले आता थोड्या निराळ्या करण्याकरता कि दादा अगदी साध सोप सरळ जसं आपण आता हल्ली वाचतो ह्या शब्दामध्ये दादा बोलत असत तेव्हा ठाव घेत असे विद्वानांची मनही त्यावेळी आनंदाने आणि अशी प्रफुल्लित होत असत कि मोना विद्वानाही दादांच्या कीर्तनामध्ये आणि न रावले पण कीर्तन करत होते आणि तिथे नित्यानंद नावाचे स्वामी बसले तर कीर्तनामध्ये दादाकडे हात करून नित्यानंद पुढे आनंद सुख बाई बापुढे बोलले होते तर त्या सगळ्या मंडळींना आश्चर्य वाटलं कस दादाने एकदम सुचलं आणि किती व्यवस्थित सांगितले की नित्यानंद नावाचे स्वामी आणि त्यांना पाहून दादाने झटकन सांगितलं असं आश्चर्य असं समय सूचक स्वरूपाचे दादा होते एकदा सभे एका सभेचे दादा अध्यक्ष होते आणि त्या सभेला या बाजूने काही बोलत होते या बाजूने काही बोलतो दोन पक्ष परिसंवाद होता त्या परिसंवादाच्या शेवटी भानू प्रोफेसर आहे अगदी शेवटी आले आणि त्यांनी चिठ्ठी पाठवली की मी आलोय दादा एकदम बोलले त्याचा अध्यक्षच होते आता आपण चाललेल्या या परिसंवादामध्ये बराच वेळ झालेला आहे पण आता म्हणाले माझ्याकडे चित्ख्यालय आता भानूचा उदय झाला असल्या कारणाने या परिसंवादाचा निर्णयच होणार असल्या कारणाने त्याला दोन मिनिट बोलायची मी परवानगी देतो <laughs> <laughs> काय भानूचा उदय म्हणजे सूर्याचा उदय त्याचा आडनाव भानू भानू प्रोफेसर पण हा त्याला सूर्य करून टाकला एकदम तो वास्तविक दादांचा विद्यार्थी पण त्यांनी त्याला सूर्य करून टाकला बोलण्याची प्रत्येकाची पद्धती असंच धारुरकर शास्त्राने पण आठवायचं बरं का सारखं एखाद्यावर सा। विद्वानाची योग्यता गुंतलेली गोष्ट आहे सात दादा असे अतिशय थोर पुरुष होते त्यांच्या वाणीला एक प्रकारचा गोडवा होता अति मधुर वाणी आणि त्या वाणीचा मोह पंडित लोकांनाही निर्माण व्हावा हे आश्चर्य तेव्हा एका पंडितानी विचारलं होतो मराठी अगदी जनसामान्यांच्या तुम्ही असलेली लोकभाषा वापरून त्या लोकभाषेमध्ये एवढंच तत्वज्ञान तुम्ही चांगल्या रीतीने सांगता निर्धास्त रीतीने सांगता इतकं हवेत सिद्धांताचा पूर्ण उकल होतो संदेह त्यात कोणत्या प्रकारचा राहत नाही माणसाला असं वाटतं की बरोबर आहे अगदी भिंचुक आहे समजत समजल्यासारखं कित्येकाना वाटत आणि आमच्या सारख्याला तर अतिशय आनंद होतो आम्ही मराठी बोलत नाही लिहीत नाही आम्ही सदा संस्कृत लिहितो संस्कृत बोलतो आमच्या वाणीत काही हा गोडवा येत नाही तुम्ही यासाठी काय केलं दादा मी काय केलं हो। मी काय केलं नाही मी, के मी माझ हे मस्तक माझ्या श्री गुरुच्या चरणी समर्पण केलं ते मी पाया पडवून सोडविले ते मी पायाकडून मिळविले माझ्या काय मिळविले संपादन केल्यापेक्षा दुसरं काही केले नाही त्याने तटकन विचारलं दादा मग मी माझं मतक तुमच्या पायावर ठेव का दादा त्याच कारण मी माझं मत्तक माझ्या गुरूंच्या चरणी ठेवताना असं विचारलं नव्हतं गोष्ट संपली ज्ञानेश्वर महाराजांनी या मराठी भाषेचं कर वर्णन करताना अशी एक सोजवळ प्रतिज्ञा केलेली आहे की माझा मराठाची बोल कौतुक आहे परी अमृता तेही पैदा नाही तिथेही महाराजांनी मुद्दाम हाच शब्द वापरलेला आहे शब्द शब्दच वापरला माझा हा मराठी बोल आहे पण आता हा असा मी योजना आहे असा रसपूर्ण मी वापरणार आहे मी हे बोलणार आहे की या रसाअलंकारात्मक असलेल्या वाणीला पाहून यात झालेला रसाचा आविष्कार आणि अलंकारांचा आविष्कार हा रसाविष्कार आणि अलंकारांची ही एकंदर योजना पाहून त्या अमृतालाही असं वाटेल जिंके ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा ग्रंथा ने पूर्ण के लिए अक्षरवाण्य है नाजवा अमृत का जो सिद्धांत है प्रतिपाद्य विषय है तो अमृत रूप ब्रह्म तो तर विषय वर्णे विषय आहेच आहे त्याच्याबद्दल तक्रार नाही पण महाराजांची ही जी वाङमय रचना आहे ही वाङमय रचना सुद्धा या अमृताला जिंकणार पाहिजे न आणि <laughs> जिंकलेली आहे माझं प्रामाणिक आपल्याला मत असं प्रतिज्ञा तर खरीच पण ती प्रतिज्ञा या अनुभवामृताने या आत्ता चाललेल्या ग्रंथाने वा एकंदर वाङमयाने सार्थ करून दाखवलेली आहे आणि याचा प्रत्येक दादांच्या जीवनामध्ये आपल्याला ही झाली पूर्वीची गोष्ट दादा ज्ञानेश्वर महाराजांची पण दादांची गोष्ट अशी की खरोखरी जे लोक संस्कृत मध्ये बोलतात त्या संस्कृत मध्ये बोलणाऱ्या व्यक्तीला मूर्तिमंत व्याकरणालाही असं वाटावं की दादांचं मराठी अतिशय गोड आहे आणि त्यांच्याही तोंडाला पाणी सुटावं काय आम्हाला असं बोलता येत नाही म्हणून काय आम्हाला असं बोलता येत नाही म्हणून काय गोडवायचं बघा जी गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत आहे तीच गोष्ट दादांच्याही बाबतीत घडलेली आहे मी तुम्हाला काही अतिशय योग्य संस्कृत भाग नाही जी मंडळी त्यावेळी विद्यमान होती त्यांना गोष्ट सगळ्यांना ज्ञात आहे तेव्हा किती गोडवा असेल तो बघा अमृता तेही पैजा जिंके इथे संस्कृतातही पैजा जिंके तो संस्कृतवाणी बोलणाऱ्या असलेल्या पंडितांच्याही तोंडाला पाणी सुटलं आणि त्यांना असं वाटायला लागलं की दादांच्या आपल्याला बोलता आलं पाहिजे दादांच्या बोलण्यामध्ये अतिशय महत्व आहे असं वाटायला लागलं त्याला म्हणायचं अमृता तेही पैदा जिंके ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी जो हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ हा ग्रंथ अमृताला पैदाने जिंकणार अगदी वाङ्मय वाङमय कृती अमृतानुभव नावाची व अनुभवामृत नावाची ही जी वाङ्मय कृती आहे ही वाङ्मय कृती आणि अमृताला पैजाने जिंकणार आहे कृतिपाद्य विषय तो त्या अमृताला जिंकेल हे काय कुणा मी वेगळं तुम्हाला सांगायला पाहिजे हे न सांगतो तुमच्या लक्षात यायला पाहिजे किंवा आता मी मुद्दाम आपल्याला तुलना करून सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांची ही अनुभवामृत नावाची जी ग्रंथ निर्मिती आहे ही जी अक्षर आहेत मराठी बोल आहेत ही मराठी बोलत त्या अमृताला पहिजेनं जिंकतात तर या मराठी बोलाचा जो वर्ण विषय अमृत रूप ब्रह्म किंवा अमृत ब्रह्मस्थिती ही त्या अमृताला जिंकेल यात काय मोठं मला आहे नक्की सरळ काय अक्षर हे असं करतात आणि या अक्षरांच्या मध्ये असला जो अर्थ या अक्षरांचा जो प्रतिपाद्य विषय तो जिंकणार कि मोना या अक्षराना बघून जर त्या अमृताच्या तोंडाला लाल सुटेल <laughs> परब्रह्म त्याला बघून त्याच्या तोंडाला लाल असं माउली म्हणते जो वर्णी विषय आहे त्याचा वर्ण विषय ज्ञातृयाविन नुसधेची जे ज्ञान हा वर्णी विषय आहे आणि पदयोजना केली ती इतकी उत्कृष्ट की जी त्या अमृताला लाळ घोटायला लावते तर या पदांच्या द्वारे या अक्षरांच्या द्वारे आणि परब्रिवा काल सांगितलेल्या सगळ्या पद्धती घ्या त्या दृष्टीने वर्णन केलं त्या ब्रह्मरूप अमृताला पाहून वा अनुभवती रूप असलेल्या अमृताला पाहून अनुभवती रूप अमृत म्हणजे ब्रह्मस्थिती म्हणून अनुभवामृत हे माझ्या ग्रंथाचं मुख्य तात्पर्य आहे त्या तात्पर्याला त्या वर्णे विषयाला त्या प्रतिपाद्य विषयाला पाहून त्या अमृताला लाल सुटेल सरळ आहे स्वाभाविक आहे असा याचा मुक्ती चांगली खरी परंतु अनुभवामृत अतिशुद्ध आहे तेव्हा या अनुभवामृताला पाहून मुक्तीयोग अमृताला ही लाळ उठावी लागत ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय कि मी जे आता या कैवल्याचं वर्णन केलं त्या मुक्तीसाठी योगी शिणतात ज्या मुक्तीसाठी सगळे लोक प्रयत्न करतायत सोहम भावी पूर्ण ज्ञाते तेही त्याच्या प्राप्तीसाठी विचार करत आहेत जे हृदयामध्ये त्या भगवंताला साठवून ठेवण्याचा रात्र दिवस डोळ्यात तेल घालून प्रयत्न करत असा जो मोक्ष तो मोक्ष या ग्रंथानं आपल्या अंगामध्ये लिवलेला आहे आणि हा केवळ तेचा सागर आहे म्हणून कैवल्य असं म्हणतात असलेला सिद्धांत तो माझ्या ग्रंथाने जन्य असं तुम्ही समजू नका काय माझ्या ग्रंथाने तो जन्य असं तुम्ही समजू नका हा काया वाचा मन इत्यादी काना म्हणजे स्वला व आणण्याला चोरून असणारा म्हणजे आपला हा तो चोरी या आपण अन्यालाही तो विषय होत नाही व विषय होत नाही असा ज्ञात म्हणजे अनुभूती ती अनुभूती अमृत रूप असलेली म्हणून अनुभवामृत असं त्याला मी म्हणतो असं जे अनुभवामृत अनुभूती रूप अमृत ते अमृत नित्य स्वरूपाचा आहे ते इतरांना दिपवून सोडीत यात नवल करण्यासारखं काही ते पुढच्या होईत महाराज सांगतात नित्य नित्य सनुपो हे मी का आपल्याला सांगितलं की कुणी असं म्हणेल का हो तुम्ही हे जे सांगता ते तुमच्या ग्रंथानं जन्य झालं काय जन्य झाला असं तुम्ही समजूच नका मी तुम्हाला एवढं सांगणार आहे असलेल्या सिद्धांताला मी अनुवाद दिलेला अभिव्यक्त केलं म्हणा अनुवाद केला ग्रंथापुरत बोलायचं अनुवाद केला तुमच्या अंतस्करणात जर कधी विचार झाला तर अभिव्यक्त झाला असेल तर अभिव्यक्त झाला म्हणे आणि आपल्याला जर प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध लक्षात घ्यायचा असेल तर मग काय म्हणायचं मी अनुवाद केला ग्रंथाचा विषयाचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध असं लक्षात घेऊन uh. जर या उमिता विचार करायचा असेल तर प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंधाने हे अनुवाद केला आणि श्रोत्याच्या चित्तामध्ये महाराजांच्या बोलण्याने जर कदाचित असा बोध अभिव्यक्त झाला म्हणजे अमृत अनुभूती जर अभिव्यक्तीच आली तर मग मात्र जन्यजनक जन्य जन्य भाव लक्ष तिथे मात्र अभिव्यक्ती शब्द वापरायचे माझ्या ग्रंथ हे बोलतात ज्ञानेश्वर म्हणतात चंद्र हा रोजच आता प्रतिपदेपासून रोज एका कलेन तो वाढत आहे शुक्ल इंदुवत त्याला वाढ व्हावी म्हणजे प्रतिपद पहिल्या म्याच्यापासून जे चालत असतो तो पौर्णिमेपर्यंत आणि तो वाढता असतो दररोज जरी चंद्र आहे तरी पण पौर्णिमेच्या दिवशीचा जो चंद्र असतो त्या पौर्णिमेच्या चंद्राची गोष्ट काही न्यारीच वेगळीच आगळीच असते असं आपल्याला दिसून येईल हे बोलणं जनसामान्यांच्या दृष्टीने लोक म्हणतात आम्ही रोज चंद्र पाहतो पण पौर्णिमेला काही वेगळा होतो बरं ते काही तेच और होतं म्हणतात <laughs> काय तेच काही और होत म्हणले कोणाचं बोलण आहे हे जनसामान्यांचं बोलण आहे सूर्याला जर आपण जाऊन विचारायला लागलो की हे सूर्या तुझं काय मत आहे तो म्हणतो माझ्या दृष्टीने चंद्र नावाचा पदार्थ नाही चंद्र पदार मी जो सूर्यदृष्टी त्यानं का हे म्हणायचं त्याने काही म्हणावं होते म्हणूनय हा त्या म्हणण्यात तात्पर्या सूक्ष्म विचार केल्यानंतर असं दिसून येईल कि पौर्णिमेला चंद्र आणि त्या चंद्राची चंद्र आणि पौर्णिमेच्या रात्रीला उदयाला हा एक एक कलांनी वाढता असतो काही कलांची त्याच्यामध्ये उणीव असते इतकंच नव्हे जर माउली सारखा एखादा जर ज्ञाता असेल तर तो इतक्या बारकाव्यानं पाहणार असेल पुणेवे हुनी चतुर्दशी जेतुले उणे पण का असं सुद्धा बघेल की चतुर्दशी पौर्णिमेच्या स्थितीच्या मनाने कमी आहे विदेह कैवल्याच्या मानाने जीवनमुक्तीमध्ये उणेपणा बघणारे सुद्धा माणसं असतात कसा <laughs> तिथे विषय कोणत्या ब्रह्म आणि ब्रह्म होतीये काय फरक आहे दोन्ही मध्ये हा फरक आहे ब्रह्म झालेला आणि ब्रह्म होण्याच्या योग्यतेला ब्रह्मभूया एक कल्पतेना समर्थ होती योग्य ब्रह्म होण्यास हा कैवल्य हा कैवल्य आणि होतोय हा झालाच आहे पण थोडं होणार आहे जवळ जवळ ब्रह्म पण ब्रह्म नाही जीवनमुक्त दशा किंवा जीवनमुक्ती सुद्धा एखादा आणि जीवनमुक्तीमध्ये असून व्यवहार केली तरी हाच फरक त्याच्यामध्ये दिसून ज्योतिले गुणी पण काश असा त्यात बारकावा असतो दृष्टांत घेताना सुद्धा महाराजांनी अनेक ठिकाणी हा बारकावा वापरला त्यात हा बारकावा याच बाबतीत वापरलेला आहे काय हा बारकाव तिथे महाराजांनी मुद्दाम वापरला अगदी तुमच्या आमच्या सारख्या ध्यानात येणारच नाही मौलीनं म्हणाले ते ज्योतिषात लिहिले किंवा पौर्णिमेला सोळा कलावतातून चतुर्दशीला एक कमी असते हे आपण ऐकलेलं म्हणून आपल्या मनावर त्याचा परिणाम हे ज्याने ऐकलं नाही त्याला तुमची सगळी सूक्ष्मदर्शक यंत्र लावून बघा तुम्हाला हा उन्हेपणा कळणार नाही हा गणितांनाच समजतो हा नजरेनं किंवा सूक्ष्मदर्शक यंत्रण सापडण्यासारखा हा फरक नाही पण महाराज म्हणतात तो फरक आहे हा फरक आणि त्यांच्या त्या एकंदर व्यवहार प्रकाशामध्ये असला फरक दिसतो जनसामान्यांना दिसतो सूर्याला आपण जाऊन भेटला आणि त्याला विचारलं की बाबा सूर्योदयाच्या पूर्वी हे सगळं होतं पण आता तू उदयाला आलेला आहेस तुला आम्ही विचारतो तो म्हणतो मी ज्यावेळी उदयाला येतो त्यावेळी माझ्या दृष्टीने चंद्र नसतो माझ्या उदयाच्या पूर्वीचीच गोष्ट आहे सगळी तरी रात्र माझ्या उदयाच्या पूर्वीचीच पौर्णिमेची रात्र तरी माझ्या उदयाच्या पूर्वीचीच मी उदयाला येण्याच्या पूर्वी काय घडणं मला तरी काय माहिती माझ्या अनुपस्थितीतलं मला काय माहित आणि माझ्या उपस्थितीत चंद्रच नसतो काय माझ्या उपस्थितीत चंद्रच नसतो म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राची तुम्हाला प्रकाशाची योग्यता माहितीये का आपल्याला सांगतो का लहान मुला म्हणतो का म्हटलं बो तुम्हाला मी योग्य आता गमत दाखव का ते कराडपर बोवा होते तर त्यांना एक मुलगा भेटला म्हणजे इकड्या बोवा म्हणजे सांगतो आता कोणत्या मोठावर सम काय म्हणजे या मोठा आता कोणत्या मोठावर लोक या त्याला असं की बुवाला काही कळतच नाही बोवा तसं बाहेरचं येऊन पण ते मुलगा सांगत असतो त्याच्या दृष्टीनं हे जसं तसं रात्रच आणणारे लोक त्या सूर्याला सांगतात की सूर्या इतर रात्रीचा चंद्राचा फरक आणि पौर्णिमेच्या चंद्राचा फरक तो प्रकाश तो बघितला असे कधी अरे तो प्रकाश त्या प्रकाशापेक्षा फार असतो असं वर्णन सांगायला लागल्यानंतर तो सूर्य म्हणतो पौर्णिमेचा प्रकाश आणि इतर प्रकाश कुठे मला माहिती माझ्या दृष्टीने चंद्र माझ्या उदयामध्ये शिल्लक राहत नाही माझ्या उदयामध्ये पौर्णिमेचा असो वा इतरच असतो माझ्या ठिकाणी पौर्णिमा व इतर रात्र आणि त्यात असलेल्या चंद्रामध्ये प्रकाशातला फरक नवे नवे एकाच्या बारकाव्याने मौलीने दिल्या दृष्टांताच्या आधारे जर पौर्णिमेचा आणि चतुर्दशीचा चंद्र त्यातला जो फरक आहे तो पाहून जरी मला सांगितला तरी माझ्या दृष्टीने मला हे माहीतच नाही पावलेले जे लोक आहे त्या जीवनमुक्त दशेनंतरही जीवनमुक्त होऊन व्यवहारात प्रवृत्त झालेले किंवा जीवनमुक्त होऊन या भक्ती इत्यादी व्यवहारामध्ये प्रवृत्त न होता आपल्या महिन्यात राहणारे हे दोन जीवनमुक्त वाटत ग्रंथांचं अवलोकन केलेलं आहे पण एवढं अवलोकन करूनही अनुभवामृत नावाच्या ग्रंथाचं एकंदर ज्ञानेश्वर माउलीच्या वाङ्मयाच जर त्याने अवलोकन केलेलं नसेल तर त्या माणसाला ज्ञानेश्वर महाराज अनुभवामृताचं वर्णन करतात त्या विषय शतवापासून त्याला वंचित असावं लागेल बाउली मेला जर लक्ष ध्यान ग्रंथा वहसा लगती प्राप्त हो दृष्टि ने दसू किसून बहुना महाराज सकता कि जीवन मुक्ताधिक स्थिति जो विशेष है ते तोपर्यंत यायचा आहे जोपर्यंत या ग्रंथाचं यथार्थ दर्शन घडलं या ग्रंथाचं दर्शन जर दर घडेल तर त्याला असं लक्षात येईल की इतर सामान्य अमृताची योग्यता ती निराळी आणि ही योग्यता निरळी ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझ्या ग्रंथाचा आणि इतर या ग्रंथांचा विचार व इतर वर्णनांचा विचार तुम्ही कसा करा हे अनुभवा अमृत आणि अन्य अमृत कसा हे असाय पण ज्ञानेश्वर माऊनी म्हणते मी का ते म्हणायचं आहे माझ्या दृष्टीने तो फरक नाहीत आहे माझ्या दृष्टीने तात्याने असं लिहून ठेवलेलं आहे की ज्ञान या म्हणायचं नाही तात्याने स्वच्छ लिहून ठेवलेलं तुम्हाला मी सांगतोय ज्ञान बाची मेख म्हणजे ज्ञानोपारांची ताण मारल्याशिवाय शुद्ध ज्ञानाची माणसाला प्राप्ति होत नाही त्याचा अर्थ हा जीवन्मुक्त जीवनमुक्त स्थिती नंतरही जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखामध्ये व्यवहारामध्ये प्रवृत्त होणारा एखादा ज्ञानी पुरुष त्याचंही वैभव आहे असं म्हणण्याचं तात्पर्य असो छान अभिप्राय ज्ञानेश्वर माउली म्हणते माझा हा ग्रंथ आणि अतिशय हा आहे आणि ती तुलना करावी तर मी माझ्या सूर्यदृष्टीने ती तुलना करण्याचं काय करणार माझ्या सूर्यदृष्टीने ती तुलनाही करण्याची आवश्यकता नाही असं माऊली शेवटी म्हणतात निश्चित चंद्र आहे परंतु पौर्णिमेच्या चिन्हाची गोष्ट काही वेगळीच आहे हे म्हणणे लोकदृष्टीने ठीक आहे परंतु सूर्यदृष्टी जो मी त्याने असे काही म्हणावी जीवनमुक्त पुरुषाची माझ्या या ग्रंथाच्या अवलोकनाने यथार्थ दर्शनी दृष्टी बनली आहे यथार्थ दर्शनी दृष्टी ज्याची आहे त्याला हा फरक ओळखायचा काय कारण तो या अनुभवामृताने अमृत रूपाला पावलेला त्याला या फरकाधिकांचा विचार करण्याचं कारण तो म्हणतो माझ्या दृष्टीने ते शब्द आणि ते अमृताला पैजाने जिंकतात किंवा त्या शब्दाचा वर्ण विषय त्याला पाहून त्या अमृताला लाभ होते तुम्ही म्हणाऱ्या हा तुम्ही म्हणा ठीक आहे पण माझ्या दृष्टीने ते वाचारंभ आहे नाईच आहे सूर्याला कुठे हो वाचारण म्हणतरी कुठे सूर्याला तुम्ही जाऊन म्हणाला मी कल्पना करून तुम्हाला सांगितलंय ते नाही जाऊन सूर्याला सांगायला लागला की एरवीच्या रात्रीतला चंद्र आणि पौर्णिमेच्या रात्रीतला चंद्र किंवा चतुर्दशीचा चंद्र पौर्णिमेचा चंद्र त्यातला उणेपणा तुला ठोक आहे का तोपणाला ठोक करून करायचं काय मला घेऊन माझ्या दृष्टीने चंद्र जर सिद्ध होत नाही मी एवढा भातपुर स्वरूपायचा की कित्येक चंद्र माझ्या मध्ये सामावून जातात मौलीच्या शब्दात बोलायचं झालं की असं म्हटलंय की दीपदीपिका शशी तारा कोट्यवधी कोटी सुद्धा नाही कोट्यवधी चंद्र जरी उदयाला माउली म्हणते माझ्या या अनुभवामृताच्या रहस्याला जाणून ज्याची दृष्टी यथार्थ दर्शनी बनलेली आहे ज्याची दृष्टी ही त्या अमृत रूप अनुभूती स्वरूपामध्ये सदाची विलीन झालेली आहे अगदी दुसऱ्या शब्दात बोलायचं तर द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिकुटीहून विवर्जित पण या त्रिकुटीमध्ये समव्याप्त असणारं जे चैतन्य ते चैतन्य सामान्य अनुभवती स्वरूप आहे अशा स्थितीला जो पावलेला आहे ही दृष्टी ज्याला आलेली आहे किंवा या दृष्टीने ज्याची दृष्टी यथार्थ दर्शनी बनलेली आहे थेट ज्ञापर्यंत ज्याची वृत्ती जाऊन पोहोचलेली आहे महाराजांनी कसं म्हटले ज्ञेयम येत प्रवक्ष्या म्हणजे काय तत्वज्ञानाथ दर्शन शेवटी महाराज म्हणतात हे तत्वज्ञानाच्या अर्थदर्शनापर्यंत ज्याची वृत्ती दोन पोचले दृष्टी ज्याची जाते त्या दृष्टीच्या अवस्थेला पावलेला आहे त्याच्या दृष्टीने अध्यात्मज्ञान नित्यत्व तत्वज्ञान दर्शनम ते तत्वज्ञानाच्या अर्थदर्शनापर्यंत त्याची वृत्ती देऊन पोचली आहे पण सद्रुपतेला जो पावलेला त्याला संभवत ना ना, नाही ना। प्रिया सावा इली होईल वर्तवाचा हो चंद्र नित्य चंद्र आहे खा हा परंतु पौर्णिमेच्या चंद्राची गोष्ट काही विविध असं कुणी सांगायचं हे सामान्य लोकांनी सांगायचं सूर्याला सांगायचं सूर्याने हे सांगायचं नाही त्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराज म्हणता मी सूर्यदृष्टीचा त्याने काही मी म्हणायचं आहे तर मी म्हणायचं नाही मी तो वाचारण व्यवहार केला तुम्हाला समजतो त्यामुळे असं म्हणायचं बरोबर आहे आरंभी तुम्हाला सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे माझे ही वांग कृती मी के के हे केलेलं रूप म्हणजे जीफ। न केल्यासारखा हे बोलवलं सांगेल पण असं असताना केवळ अधिष्ठाने मात्रावर शेषायचे हो त्याचा अर्थ तोच होतो ते म्हणणे लोकदृष्टीने ठीक आहे हा परंतु सूर्यदृष्टी जो मी माझ्या माझ्याने वाचून एखाद्याला जर खरोखरीत असा बोध झाला अमृत रूप असलेल्या अनुभवाचा जर उदय झाला तर ती अभिव्यक्ती झाली असं समजा ते जन्माला आला असं समजू नका आणि समजा तुम्हाला झाला नाही असा बोध मग तुम्ही कस सिद्ध वस्तूचं वर्णन केलं तर मी अनुवाद केला दोन्ही दृष्टीने आता याच्या करता एक तीन दृष्टांत महाराजांनी दिले ते मोठे मार्मिक आहे ते आपण वाचा ते दृष्टांत एवढ्यासाठी कशासाठी कि माझ्या या ग्रंथाने एखाद्यात बोध झाला तर तो बोध या ग्रंथाने जन्य नाही बोध म्हणजे ती आत्मस्थिती आत्मा त्याच्यामुळे जन्य होणार नाही आत्म्याविषयीचा जो बोध होईल तो सुद्धा आज्ञा निवृत्त करून आपण निवृत्त होईल आणि असलेलीच आत्मस्थिती ती अभिव्यक्त होईल असं त्याच्या ठिकाणी समजा तिथे अभिव्यक्ती माना आणि माझ्या ग्रंथाच्या दृष्टीने बोलायचं सिद्ध वस्तूचा मी केलेला अनुवाद आहे माझ्या ग्रंथामुळे तो पदार्थ मार्थात ब्रह्म होतो अभिव्यक्त जन्माला असं समजू नका मी सांगण्यापूर्वी तिथेच आहे जस मागवी महाराजांनी पुष्कळ वेळा सांगितलंय तसं त्यांना अंगात असलेलं जे तारुण्य ते सदाच तिथेच असत फक्त प्रियाच्या समागमाने अर्थात समागम होतो न होतो तोच ते अंगात असलेलं तारुण्य अंगातच मावत नाही अस शब्दाच थोडक्यात केलेलं दादांनी केले हे वर्णन आहे आता त्याचा थोडासा विचार आपल्या पुढे माणसं चिंतन ते चिंतन असा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी स्त्री असो कि पुरुष असो स्त्रीच मुद्दाम महाराजांनी ते वर्णन कसं लिहिले प्रगटे अंगणा अंगी महाराजांनी लिहिले प्रथम वयसा लावण्याची नवारी प्रगटी देशी आगळी अंगना अंगी अंगणेच्या अंगी तारुण्यामध्ये प्रथम वयाच्या काळामध्ये ते तारुण्य एका विशेष असा आहे रहस्य भाग त्यातला गुढ भाग असा आहे की स्त्रीच्या अंगामध्ये जे हे तारुण्य आहे हे स्त्रीच्या अंगामध्ये तारुण्य कुणी आणून भरलेलं नाही ते आयत्या वेळीची केलेली तयारी नव्हे बरं का आयत्या वेळीची केलेली तयारी नव्हे हा परीक्षेचा सोबती नव्हे बर का परीक्षेचा सोबती आयत्या वेळीची तयारी ते असलं स्वरूप नाही हे तिच्या अंगभूत आहे अंगभूत असलेलं तारुण्य त्यामुळं काही शरीर मान कमी जास्त परिमाण करायला पाहिजे अशात भाग नाही शरीर जेवढा असायचं तेवढंच असतं अंगभूत तारुण्य सदाच असत हे तारुण्य ते तारुण्य तिच्या अंगामध्ये उलट स्थिर आहे हे त्यात पुन्हा वैशिष्ट्य तारुण्य हे तिच्या अंगामध्ये सदाच आहे ते स्थिर आहे ते अंगभूत आहे आणि एवढं असूनही ज्या जोपर्यंत स्त्रिय समागम घडत नाही तोपर्यंत ते तिच्या शरीरामध्ये अंगभूत असत बाहेरून आणलेलं नसत ते तिथे स्थिर असत तिथेच असत इतक्या शब्दात लक्षात ठेवा तिथेच असतं अंगभूत असत ते स्थिर असत आणि तिच्या अंगामध्ये आहे प्रिय समागम होतो न होतो तो का परिणाम होतो त्याचा ज्ञानेश्वर महाराजांनी जो परिणाम लिहिला आहे तो असा लिहिलेला आहे अंगी, अंगी न समाय अंगीचे म्हणजे अंगात असलेलेच असत पूर्वसिद्ध आहे पूर्वसिद्ध असलेलं तारुण्य पण अंगी न समाय मावत नये म्हणजे कुठे अंगीचे आहे पण प्रियासा वाईले होिय समागम घडतो त्या प्रिय समागमागमाने मात्र अंगात असलेलं तिथेच असलेलं पूर्वीच असलेलं सिद्ध असलेलं असं ते तारुण्य पण मावत नस आता ज्ञानेश्वर महाराजांचं हे लिहिणं आहे मी थोडा एक मजला शब्द वापरतो अविधिक आवारण शब्द मला वापरता येतो पण वापरायचा नाही मला बरं का पण मला वापरायचं नाही मला तुम्हाला थोडा एक चांगला शब्द म्हणजे एक दोन शब्द जवळपास तुम्हाला निवडून सोडतील कारण महाराजांची जी बोलण्याची मर्यादा आहे ती उल्लंघन करू नये असं तात्यांचं म्हणू काय त्यांची आज्ञा आहे हुकुम आहे मला ते बोलता येत नाही अशातला भाग नाही बोलायच नाही हुकुम आहे ना असा करतो हुकुम आम्हाला पुढे जाऊ देत नाही लक्ष्मण रेषा पण तुम्हाला एक दोन तीन शब्दामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो त्याला मराठीत असं म्हणता येईल कि प्रियसमागमामुळे अंगात असलेलं तारुण्य मावत नाही न समाय म्हणण्याचा काय अर्थ आहे या म्हणण्याचा अर्थ असाय ते मुसमुसते आणि पुढे सांगायचं ते त्या स्त्री न मावतात ओसंडत असत कधी ओसंडत असत प्रिय समागम अंगात असलेल्या तारुण्याला उफाळण्याचं काम करत काय उफाळण्याचं कर काम करत ते महाराज म्हणतात ते तारुण्य अंगात स्थिर असलेलं पण ते स्त्रीच तारुण्य प्रिय समागमान मावे होत प्रिय समागमाने ते उफाळून येतं उफाळून आणण्यासाठी म्हणून जसा प्रिय समागम हा अत्यंत आवश्यक आहे प्रिय समागमा विना तिच्या अंगात तारुण्य नाही असं नाही ते कुणी आणून त्याला द्यायला लागतं असं नाही ते तारुण्य आहे तारुण्य तेथेचे आहे तारुण्य आहे ते तिथेच आहे ते अंगातच आहे अंगभर आहे पण अंगात असलेलं अंगात राहिलेलं ते तारुण्य पण प्रिय समागम होतो न होतो तोच ते उफाळून येतं ते इतकं उफाळून येतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात न समाय न समाय म्हणजे ते इतकं मुसमुसतं की ते अंगातून ओसंडून बाहेर वाहू लागत असा त्याचा हृदयाचे मकरंदा राखून घडतं असं महाराजांनी म्हटलं अत्यंत मार्मिक असा दृष्टांत महाराजांनी दिलाय आता ते जे शृंगार रस वाले आहेत ना त्यांना शृंगाराची ही माथा पाय ठेवी सात्विकतेचा पाया आहे स्थायी भाव आहे तो न मोडता संपूर्ण महाराजांनी इथे आणि श्रंगाराचं वर्णन केलंय पण त्या शृंगारामध्ये सात्विकता पूर्ण होतं कुरोध भरली तर ज्ञानेश्वर महाराजांची आणि कला आहे की सामान्य या व्यवहार पण त्याला आध्यात्मिक पातळीच्या उच्च भूमिकेवरून पाहणं ही महाराजांची भूमिका आणि अत्यंत उच्च आणि परमात्म स्वरूपाचा सिद्धांत पण त्याला अत्यंत हीन हीन वैशयिक पातळीवरून पाहणं हा या साहित्यिकात आणि साहित्यिकांच्या गुरुमध्ये फरत हे बिडकासारखे साहित्यिक आहे आणि हाती आहे किती डराव, डराव करायला लागला किती फुगला मोठा झाला म्हणून काय तो हाती होणार आहे काय हे जात त्याचा पाय सुद्धा होणार नाही माझं तर मग त्याचा पाय सुद्धा नाही ज्ञानेश्वर महाराज साहित्यिकांचे गुरु हत्तीसारखे आणि मंगलदायक असलेले त्या साहित्यिकांचे बरोबरी हे साहित्यिक काय करू शकतात साहित्यिकांचे म्हणण्यापेक्षा हे साहित्यिक गुरूंचे गुरु आहे गुरुनाम गुरु असे असलेले किती उत्कृष्ट बघा आपण म्हणजे कारण सिद्धांत किती उत्कृष्ट त्याच्यामध्ये गुंतवलाय तो बघा पुढे आणखीन एक दृष्टांत असाच दिलाय कारण हा सगळ्यांना पटेल कळेल असा नाही परंतु मी प्रत्येक शब्दांसाठी ठेवलेला म्हणजे सूर्याच्या ओळण्यासाठी निर्माण केलेली काढवात आहे मौलीने उपाय दिल्या म्हणून तुम्ही अवलंबिलाय आला, फ्री फ्री आपला, झाडाना फुलं आणि त्यांच्या अंगची असतात म्हणजे आपल्या स्वतःच्या फळांनी व फुलांनी आणि त्या ज्या डाळ्या असतात त्या शाखा ज्या असतात त्या शाखा वसंत आगम होतो न होतो तोच त्या फुलांनी पूर्ण भरून येतात आणि त्या डहाळ्या डहाळ्याला उंच रुपाने जो बोलत असतात अत्यंत आनंदाला आलेल्या असतात असा या उभीचा शब्दशार वसंत आगमन ज्यावेळी भरतो त्या वसंताच्या आगमनाने त्या वृक्षांच्या ठिकाणी असलेली जी फळ त्याच्या ठिकाणी असलेली जी फुलं ती इतकी बहरून येतात त्या शाखा इतक्या विस्ताराला पावतात कि त्या विस्तारामुळे त्या डहाळ्यांच्या विषयी माणसाला असं दिसून येत कि या आकाशचुंबी बनत आहेत की काय आकाशाच्या चुंबन घेण्यासाठी या पळतायत कि काय वाढतायत कि काय वर वर अशा असा एखादा प्रकार मनुष्याला त्यावेळी दिसतो माणसाला असं वाटतं म्हणजे इतक्या वेगाने त्या वाढत अगदी त्याच पद्धतीने माझा हा जो ग्रंथ या ग्रंथ रहस्याला जाणणाऱ्या दृष्टी त्या पद्धतीने शोभायमान म्हणजे माझा ग्रंथ हा एक निमित्त कशाचा निमित्त आहे तर तुमच्या अंगी असलेली ब्रह्मस्थिती अभिव्यक्त करा किंवा मा, माझा ग्रंथ निमित्त आहे पण कशाला सिद्ध असलेल्या वस्तूच्या अनुवाद कशाप्रमाणे तर या दोन दृष्टांता प्रमाणे प्रियसमागम जर घडणार नाही ना, असं गृहित तर स्त्रीच्या ठिकाणी तारुण्य आहे का नाही तिच्या अंगता आहे का नाही आहे तिच्या अंगता आहे तिथेच आहे ते सदाच आहे ते स्थिर आहे पण ते उफाळून यावं असं जर वाटत असेल तर स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या तारुण्याच्या उफाळण्यासाठी जशी प्रिय समागमाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे तुमच्या ठिकाणी अमृत रूप असलेली अनुभूती अभिव्यक्त होण्यासाठी या अनुभवामृत नावाच्या ग्रंथाची आवश्यकता आहे म्हणजे ग्रंथाची नसली तर एखाद्या महात्म्याची आवश्यकता आहे की तो या ग्रंथाचा त्या शब्दात तुम्हाला सांगेल असा माझा ग्रंथ आहे त्याला आणखी दृष्ट्या दिलाय झाडा त्या ठिकाणी असलेली ती त्याच्या अंगची असतात ती फुलं ती कोणी आणून देत नाही पण त्या अंग अंगभूत असलेल्या फळांना अंगभूत असलेल्या त्या फुलांना बहर यावा अगर त्या फल द्वारे त्या वृक्षामध्ये देवाने अशी एक रचना केली आहे की त्या झाडामध्ये त्या फुलांना जन्म देण्याची व जन्म दिल्यानंतर त्याने समृद्ध होण्याची एक शक्ती आहे त्या झाडात आहे ती कोणाची नाही ती कोणी भरत नाही ईश निर्मित आहे ईश निर्मित असलेली ती शक्ती अंगभूत असलेली शक्ती समृद्धतेची वाढ होण्याची किंमणा ती फांदी त्या डहाळ्या इतक्या वाढाव्यात कि त्या जणू गगनचुंबी बनाव्यात असं दृश्य निर्माण करण्याचं सामर्थ्य पण ते असलेलं सामर्थ्य ती समृद्ध करण्याची जी शक्ती आहे ती उफाळून यावी आविष्कृत व्हावी असं जर वाटत असेल तर वसंत ऋतूच आगमन घडायला वसंत ऋतूच आगमन हे जसं त्या वृक्षात असलेल्या फल समृद्धीची शक्ती तिच्या आविष्काराला कारणीभूत आहे त्याप्रमाणे या बोधाच्या आविष्काराला किंवा अमृत अनुभूतीच्या आविष्काराला म्हणजे वसंतने घरचं काय आपल्या ठिकाणी राहूनच आपल्या ठिकाणाला न टाकता आपल्या अंगे असलेली शक्ती अभिव्यक्त करून त्या किंवा जणू त्या गगनचुंबी झाल्या आहेत कि काय अशी माणसाला प्रतीती येते अगदी त्याचप्रमाणे माझा हा अनुभवामृत म्हणजे माझा हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ द्रष्टा दृश्य यांच्यामध्ये असलेली द्रष्टा आणि दृश्य यांच्या ठिकाणी जो साश्रयचा अनुभवाचा अनुभूतीचा व्यवहार घडतो त्या अनुभूती अमृत रूप जी अनुभूती की जी क्षराक्षराहून अतीत आहे जी उत्तम पुरुष रूप आहे जी निरूपाधिक आहे नवे नवे ही प्रत्येकाच्या ठिकाणी असून ती सर्वांच मूळ आधी स्वरूप आहे अशा ती अभिव्यक्त व्हावी अगर ती तुमची तुम्हाला असलेली आवरण रहित अनावृत भावी असं जर वाटत असेल तर त्याच निमित्त मात्र माझा ग्रंथ म्हणून मी या ग्रंथाचं नाव काय ठेवलं अनुभवामृत मिया या ग्रंथाचं नाव अनुभवामृत ठेवण्याचं कारण असं की आत्ता सांगितल्याप्रमाणे द्रष्टा आणि दृश्य यांच्यामध्ये घडणारा जो व्यवहार आहे हा व्यवहार साश्रय आणि सविशेष स्वरूपाचा असतो साश्रय आणि सविशेष स्वरूपाने होणाऱ्या व्यवहाराला अधिष्ठानुभूत असलेली व त्या समव्याप्त जी अनुभूती ती अमृत आहे ते ब्रह्मचैतन्य ते ब्र ती तुमच्या ठिकाणी प्राप्त असलेली ती अनुभूती आविष्कृत व्हावी याच निमित्त माझा ग्रंथ ज्याप्रमाणे अंगातलं तारुण्य अभिव्यक्तीसाठी प्रिय समागम असलेली समृद्धीची शक्ती वृक्षाची अभिव्यक्ती होण्यासाठी वसंत आगमन अगदी त्याच पद्धतीने माझ्या या ग्रंथाची निर्मिती आहे असं आपण समजा माझ्या या ग्रंथाने ते नवीन निर्माण होणाऱ्या असं आपण समजू शकता अभिव्यक्तीसाठी हा आहे किंवा काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे नित्य प्राप्ताची प्राप्ती ते नित्य प्राप्तच आहे पण ती प्राप्त आहे नित्य निवृत्ताची निवृत्ती निवृत्तच आहे निवृत्ती आहे पण नित्य निवृत्ताविषयी निवृत्तीचा निश्चय नाही तो निश्चय होण्यासाठी व नित्य प्राप्तचा म्हणजे स्वरूप असा आहे नाही या वाचून आहे हे त्याचं स्वरूप आहे असा निश्चय होण्यासाठी ज्याचा त्याचा प्रयत्न हवाय का त्याचा त्याचा प्रयत्न हवा त्याला कोणाची दुसऱ्याची आवश्यकता या यासाठी महाराजांना एवढं सुचवायचंय कि तिथे जसा वसंत पाहिजे तिथे ज्याप्रमाणे प्रिय समागम पाहिजे मग वसंतागमन आणि प्रिय समागम लागतो त्याप्रमाणे म्हणजे आमचा प्रयत्न कशाचा पाहिजे काही नाही समोर येथे स्वच्छ करणे हे तुमचं काम आहे प्रतिभिंती तो खटे समोर येल चित्र मटे ते वैकुंठे नांदा तसे बोलो काही नाही इकडे चित्र काढले इकडे भिंत स्वच्छ करायचे काम तुम्ही काही करू नका म्हणजे समोर असलेले जे चित्र आहे ते तुमच्या अंतस्करणामध्ये अभिव्यक्त होईल वैकुंठाच्या चित्तामध्ये नाम भगवंताच्या चित्तामध्ये असलेला अर्जुनाच्या चित्तात अविष्कृत होण्यासाठी अर्जुनाने काय केलं स्वतः प्रयत्न केला काय प्रयत्न केला हार्दिक विकास केला हृदय पवित्र के बुद्धीला तत्वस्पर्श केला बुद्धीप्रांत बुद्धी म्हणून ठेवला नाही केवळ बौद्धिक विकास हा विनाशाला कारण आहे पण बौद्धिक विकासाबरोबर जर हार्दिक विकास होईल तर त्या बुद्धीला आणि हृदयाला परतत्व स्पर्श होतो परतत्व स्पर्शाने बुद्धी पूर्ण होते असा सिद्धांत आहे बुद्धी बुद्धी रूपाने राहतच नाही महाराजांनी असं म्हटलंच आहे बुद्धीचा प्रभाव तसा मूळचा परमेश्वराकडे जाण्याचा वैभव अन्य नाही सकल सिद्धी पण या बुद्धीला या अनात्म पदार्थांच्या संगतीमुळे अज्ञानामुळे स्व स्वरूपाच्या या विषयाकडे त्याची प्रवृत्ती होती आणि ती बुद्धी परिच्छिन्नतेला पाहते ती बुद्धी बुद्धिरूपाने राहू नये ती बुद्धी जर परमेश्वर स्वरूपाला प्राप्त व्हावी त्या बुद्धीलाही तत्वस्पर्श व्हावा असं जर वाटत असेल एक तत्व स्पर्श्या बुद्धि का प्रांत हृदया का प्रांत सदाता संपुष्ट हृदय बुद्धि पूर्ण अवस्थे प्राप्त होते ज्यादा तो बुद्धि विकास तिथे घड़ोधा या निश्चयाने बुद्धी ही ब्रह्मरूपतेला पावत असते माणूस निरोपाधिकतेला पावतो हा त्यातला सिद्धांत आहे यासाठी ज्या प्रयत्नाची गरज आहे माऊली म्हणते माझ्या ग्रंथाचित आवश्यकता हे समजेल तुम्ही तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि तो हा हार्दिक विकासाचा प्रयत्न करा कुणातरी चैतन चेतन असल्या महात्म्याला भेटून त्याला पूर्ण समर्पित व्हा हा एकमेव त्याला उपाय आहे तो महात्मा तुम्हाला तत्वज्ञानच सांगेल म्हणत असत की मी तुम्हाला असं सांगतोय ना की श्रोत्री असावा ब्रह्मनिष्ठ असावा आणि कृपाळू असावा त्याला सर्व रूपाने शरण जा आम्ही तुम्हाला असं म्हणत नाही काय की पोतराजेला तुम्ही शरण जा म्हणून आम्ही सांगताना असं तुम्हाला सांगितलंय की अशाच महापुरुषाला तुम्ही शरण जा अशा महापुरुषाकडे तुम्ही जा की जो महापुरुष आता सांगितल्याप्रमाणे श्रोत्रीय ब्रम्हनिष्ठ आणि कृपाळू आहे त्या महापुरुषाला तुम्ही शरण जा त्या जिवंत महापुरुषाला सर्वस्वी समर्पण व्हा ह्याचा अर्थ असा आहे की तिथे गेल्यानंतर तो तुम्हाला गोट्या खेळायला लावी जातो नाहीये कारण मी कोणता महापुरुष सांगितला असा सांगितलाय मग तुम्हाला तो आत्मस्थितीला नेईल सांगतानाच असं सांगितलं असल्या कारणाने पडोनी राही न ते खाई मुगाची संतांची पायी संतांचे नाम ना तत्वदर्शन हा जो आहे त्याच्या न मागे न कधी काही तुझी आण सर्वस्व पुढचं घडतंय हे सगळं करणं मात्र तुमचं काम हे कोणाच नाही कारण तुमच्या प्रयत्नाची त्याला आवश्यकता ज्याप्रमाणे प्रिय समगमाची आवश्यकता आहेसंत आगमनाची आवश्यकता आहे म्हणजे आपलेलं तारुण्य अभिव्यक्त होतं आणि असलेली समृद्धीची वृक्षशक्ती अभिव्यक्त होते ज्याप्रमाणे अनुक्रमे अगदी त्याच पद्धतीने इथेही केवळ तुम्ही तुमचा प्रयत्न करा तुमची शक्ती अभिव्यक्त तुमची अमृत अनुभूती किंवा अनुभूती रूप अमृत हे अभिव्यक्त होईल आविष्काराला प्राप्त होईल केवळ तुमच्या प्रयत्नाची त्याला गरज आहे आता कोणी म्हणेल महाराजाचं काय काम होत कशासाठी हे अभिव्यक्त होणार आहे तर मग ग्रंथाची काय आवश्यकता असा या व्याख्यानावर कदाचित माणसाच्या मनात संदेह येईल ज्ञानेश्वर महाराज सांगतात कि ही जी मी तुम्हाला हार्दिक विकासाची अपेक्षा म्हणून सांगितलं हार्दिक विकासासाठी तुमच्या प्रयत्नाची गरज आहे म्हणून मी आपल्याला सांगितलं पण कुणी असं विचारी कि हे सगळं तुमचं बरोबर आहे पण आम्हाला ही स्थिती प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर आम्ही काय करावं ज्ञानेश्वर कर महाराज सांगता की तुम्हाला तुमच्या प्रयत्नाची आवश्यकता आहे तुमच्या प्रयत्नाने तुमची अमृत अनुभूती किंवा अनुभूती रूप अमृत आविष्कृत होणार आहे हे तुमच्या निदर्शनास आणण्यासाठी म्हणून माझी वाङ्मय आहे माझ्या वाङ्मय कृतीचं काम एवढं आहे तुमची आहे तुमच्या ठिकाणी आहे ती सदा आहे नित्य प्राप्त आहे आणि दुःख अविद्या अज्ञान काय नित्य निवृत्त आहे फक्त तुमचा निर्धार नाही तो निर्धार तुम्ही करण्याची आवश्यकता समजवून सांगण्यासाठी ही तुमची स्थिती तुमच्या निदर्शनात आणण्यासाठी माझा हा ग्रंथाचा प्रयत्न आहे नाही तर माझ्या या ग्रंथाचाही काही उपयोग नाही सांगण्यात माझ काही तात्पर्य नाही दिसत मला सांगायचं आणि ते तुमच्या निदर्शनाला आणण्याचं काम आहे ते या ग्रंथाने मी केलेलं आहे इतकं सांगितल्यानंतर किंवा दुसऱ्या शब्द हे दोनच दृष्टांत एवढ्यासाठी दिले हे दोन दृष्टांत एवढ्यासाठीच दिले कि तुम स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या तारुणी काय आम्ही भरले काय का तो प्रिय प्रिय समागम आणून भरणारा नाहीये प्रिय समागम तुम तिच्या ठिकाणी असल्या तारुण्याला उफाळण्याला निमित्त हो। असते ते मग स्वयंभर करायला प्रिय समागम आहेसंत आला म्हणून काय झाडामध्ये शक्ती भरतो काय तो अरे झाड वाढवण्याची समृद्ध करण्याची व त्याला गगनचुंबी रूपाने वाढवण्याची विस्तारण्याची शक्ती त्याच्या अंगातच आहे पण वसंत आगम हा त्याच्या जसा आविष्काराला कारणीभूत होतो त्याच पद्धतीने तुमच्या ठिकाणी असलेली शक्ती तुमच्या प्रयत्नानं आविष्कृत होणार आहे गुरुमुख उदय जाते तिथे हृदय तरी स्वयंभू मी तुम्हाला हे गुन्हे असं म्हणे महाराज हे सगळं ऐकून आम्हाला असं वाटायला लागल्या कि आम्हाला हे असं खरोखरीच अविष्कृत व्हावं असं वाटतय काय करायचं व्हावा त्याच्यासाठी याकरिता आमच्या अनुभवामृत रूप पकवानची ही मेजवानी अनुभवामृत बोलण्याने संतांना मी केलेली आहे असं महाराज म्हणतात म्हणजे मी हा जो ग्रंथ लिहिला या ग्रंथाचं मुख्य प्रयोजन काय मुख्य प्रयोजन हेच आहे कि माझ्या बोलणाने माझ्या संतांना माझ्या श्रीगुरूंना मी ही ही पकवान्नाची अनुभव रूप पकवानची त्यांच्या पुढे केलेली ही मेजवानी आहे संतांचा संतोष माझ्या श्रीगुरूंचा संतोष हे माझं मुख्य प्रयोजन आहे आता अवांतर प्रयोजन काय अवांतर प्रयोजन असं आहे ज्याना या अनुभवामृताची आस्था ज्याना या अनुभवामृताची आविष्कृती व्हावी अशी आवड आहे आवड म्हणजे मी काल सांगितल्याप्रमाणे काल सांगितल्याप्रमाणे म्हणजे आवडी आणि लाजवी व्यसन आणि शणवी आणि न बोलवी तरी ती काही आवड अशी की जी खरी आहे झाल्याशिवाय जी थांबणार नाही दुर्दम्य स्वरूपाची आवड याला म्हणता येईल असली आवड पाहिजे आवड आहे महाराज आम्हाला आवडत आवडत म्हणजे मग चला कीर्तनावर नाही म्हणले असं आहे जरा ते पत्नीला बरं नाही म्हणजे काय आवड ह्याचा अर्थ काय झाला बरं नाही मग तू आवड आहे म्हणायचं काय करणार हे आपल्या आवडीचे लोक पुष्कळायचे ज्याला बघे आणि हुंगे असं म्हणताय हे बघ्यांचं हुंग्यांच काम नव्हे जे खरोखरी याच्यासाठी प्रवृत्त आहे साचे त्याच्यासाठी महाराज संकांत ज्याला खरोखरी अशी आता हे आवड आहे ज्याच्या चित्तामध्ये ही स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी असं मनापासून वाटतय त्याच्या आविष्कारासाठी म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये आर्थ जिज्ञासेचा जिव्हाळा काय जिव्हाळा माणसाच्या चित्तामध्ये असत नाही तो आर्थ जिज्ञासेचा जिव्हाळा आहे त्यांच्या अनुभवामृत या संज्ञेने अनुभवामृत या नावाने अनुभवामृत किंवा अमृतानुभव या नावाने या संज्ञेने हे बोलणे बोलणे त्याच्यासाठी आहे हे बोलणे म्हणजे ग्रंथाला हे बोलणे महाराजांनी नाव केले या ग्रंथाचं गुन्हे जर विचारलं नाव काय अनुभवामृत संज्ञेने केलेले बोलणे अनुभवामृत या नावाने केलेले बोलणे म्हणजे या ग्रंथाचं नाव हे बोलणे अशा स्वरूपात आहे स्वानुभूतीच्या प्रातिव अनुभूती स्वरूप असलेल्या पक्वांनाची ही मेजवानी मी त्यांच्या करता केलेली आहे ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी मी केलेली आहे आणि इतकंच नव्हे ही जी मेजवानी आहे या मेजवानीचं स्वरूप मी आपल्याला समत म्हणतात की एखादा पक्षी एखाद्या फळाला जाऊन झंपतो आणि त्या फळाचं तो सेवन करतो त्या प्रकारचं हे मेजवानीचं स्वरूप आपण समजू नका तर भोगते पण आहे हे असं रूप आहे की भोगता भोग आणि संपुष्टात येणार आहे रूप हा भोगता होणार आहे ज्ञे रूप ते ज्ञाचा ज्ञे निगांगी हो याची प्रतिज्ञा याच्यामध्ये ज्ञाता ज्ञाता राहणार नाही ज्ञाता आता दन्या ज्ञे दन्या रूपतेला पाहणार आहे कि मुची जागा आता ज्ञाता घेणार आहे किंवा जागा पटकावल्या विना तो खरा ब्रम्हस्थितीला प्राप्त होतच ज्ञाचा ज्ञे रूपाच्या जागेला प्राप्त होणं त्या जागेचा स्वीकार करणं त्या रूपाने आपण बनन होणं हे या अनुभवामृताच्या मेजवनीचं स्वरूप आहे अंगाने तो ददरुपत्र पाहतो घट ज्ञात घटरूप होत नाही पट ज्ञाता पटरूप होत नाही पण इथे ब्रम्हज्ञा ब्रह्म होतो ही त्यात विशेष महत्वाची गोष्ट आहे आता या विषयीच्या शंका मागे मी घेऊन आपल्याला उत्तर दिले की साखर झालं तर लोक आपल्याला बोगतील बघू दे तू हो तुला याची तुला असं व्हायचं असेल तरच हे चाललंय अगदी त्याच्या पुढे नवी जरतरची भाषा असल्या कारणाने या जरतरी भाषेत आपल्याला बसता आलं तर त्याच्यासाठी ज्याला बसता येत नाही त्याच्यासाठी या ग्रंथाचं निर्माण नाही आहे म्हणून इतक्याला जायचं इथे ज्ञात निजांगेच ज्ञेय होत आता ज्ञाता निजांगाने ज्ञेय सुरू होणार आहे म्हणजे ज्ञाता ज्ञान ज्ञेय दृश्य दर्शन भोगता भोग्य आणि भोग करता करण का या प्रकारच्या सर्वच्या सर्व त्रिपुटी जिथे एक रूपतेला ना घनवट एक टळटळीत आत्मा उर्वरित राहणार आहे अशी ही स्थिती असल्या कारणा या मेजवानी मध्ये दर्शन घ्यायचंय आणि संतोष मिळवायचा हे जरी वर्पंग दिसत असलं तर वस्तुस्थितीने मात्र आता तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे धुरी इथे पाहता पाहण्याचा जो व्यवहार आहे जो व्यवहार आहे तो व्यवहारही इथे आता स्वतःचा संपुष्टात येणार हा व्यवहार ज्या अधिष्ठानावर घडला त्या अधिष्ठान रूपातील आपल्याला पाहायचा गणरे रूपाला आता प्राप्त व्हायचं असल्याकारणाने महाराज म्हणतात या रूपाने पाहता पाहणी दुरी अशा स्थितीला आपल्याला प्राप्त व्हायचं असल्या कारणाने ूप आहे जी ब्रह्मरूप आहे त्या ब्रिमुना अमृत हे अनुभूती स्वरूप आहे ब्रह्म हे अनुभूती स्वरूप आहे त्याचं कारण क्षर आणि अक्षर या दोन रूपामध्ये नांदणार जे ज्ञान आहे त्या दोन्ही ज्ञानामध्ये नांदणार अधिष्ठान रूप जे ज्ञान ते अनुभूती स्वरूप आहे या दोन्ही मध्ये समव्याप्त असलेलं ते सामान्य रूपाच ज्ञान आहे मती आणि अर्थ यांचं सामान्य प्रकाशक आहे सकला जे सामान्य ज्ञान सु असं सर्व प्रमाण अविषय रूप असलेलं यामध्ये समव्याप्त असलेलं या सर्वांचं अधिष्ठान असलेलं जे ज्ञान जी अनुभूती ती अनुभूती अमृत रूप आहे म्हणून अनुभवामृत असणार ही अनुभूती अमृत रूप आहे म्हणून अनुभवामृत हे जर आपल्याला सेवन करायचं असेल तर त्याच्यासाठी मी ही मेजवानी केली आहे आणि या मेजवानीचं स्वरूप असा इथे भोगता भोग्य भोग ही त्रिपुटी राहणार नाही तर हा प्राप्त होणार आहे असं हे असल्या कारणाने त्यांच्यासाठी हे मी आणि भोजन स्वानुभूतीचे परगु वगैरे स्वानुभूतीच आहे आणि हे स्वानुभूती सामान्य स्वाहानुभूती सा... आहे हे सामान्य म्हणजे द्रष्टा आणि दृश्य यांच्यामध्ये समव्याप्त असलेले आणि त्यांचंही अधिष्ठान आहे असे असल्या कारण त्याचं हे भोजन मी आपल्यासाठी केलेलं आहे ज्यांना आस्था आहे ज्यांना जिव्हाळा हे माझं होतात याकरता आमच्या अनुभव पकवानाची मेजवानी अनुभव म्हणजे काय होईल अपरोक्ष रूप असलेली जी अनुभूती ती अभिव्यक्त होईल किंवा या अमृताने तुमचा स्वानुभव अमृत रूप होईल म्हणजे आधी होईल तुमची अनुभवती आता अनुभवती म्हणून राहणार नाही तुमची वृत्ती वृत्ती म्हणून राहणार नाही वृत्ती हे निवृत्त झाली जन न आमच्या अनुभव पकवानाची मेजवानी अनुभवामृत बोलण्या केली अनुभवामृत या बोलण्याने म्हणजे या संजने ही जी वाङणी कृती केली बघावर का यामध्ये एक सिद्धांत जर सांगितला सिद्धांत सांगून या प्रकरणाचं जे नाव आहे ग्रंथ तोही यामध्ये महाराजांनी दिलाय स्वरूप आपलेल्या अनुभवामृत या नावाने जे मी हे तद्विषयक बोलणं केलं ती ही माझी मागणी करतो म्हणून या ग्रंथाचा परिहारही या दिला एका सिद्धांताचा सहज जाता जाता उकलही केला आणि मुक्तमुख ब आपण आता उद्या कुडली गोरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम